जय जय रघुईर समर्थ एकेका आश्रमामध्ये तिघ चाललेले आहेत आणि आता शरभंग ऋषी सांगितलंय सांगितलंय कि कुठे जा तर महा सु अशा महा ऋषींकडे तू जा असं सांगितलंय आणि हे तिघ कुठे निघालेत तर त्या दिशेने चाललेले रामानी ज्या असुरांना सगळ्यांना मुक्ती दिली ही सगळी पराक्रमाची जी गाथा आहे की आता जे वनामध्ये राहणार आहे कोणी जे ऋषी आहेत त्यांच्या कानावरती गेलेली आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे ऋषी आहेत ते केवळ ऋषी नाहीत कुणी जटाधारी आहेत <सवह> कोणी फलाहारी आहेत कुणी जलाहारी आहेत कुणी ब्रह्मचारी आहेत कोणी पत्राहारी आहेत कुणी वायुहारी आहेत कुणी निराहारी आहेत सगळ्या प्रकारचे जे ऋषी होते त्यांना ह्या असुरांपासून भय होतं आणि म्हणून सगळेच्या सगळे कोणाला शरण आलेले आहेत तर ते रामाला शरण आलेले आहेत आणि ते सगळे म्हणत की काही कर आणि आम्हाला काय कर तर आम्हाला तू काय या सगळ्या आसुरांपासून तू आम्हाला सोडव आम्हाला त्यांचा खूप त्रास होत आहे सगळ्यांना शब्द दिलेला आणि रामाने मदत करण्याचं काय केलंय त्या सर्वांनी आवाहन केलं की रामा तू आम्हाला मदत कर आणि रामानी सगळ्यांना शब्द दिलाय की मी तुम्हाला काय करीन तर सहाय्यता करीन या सर्वांना पूर्णपणे संरक्षण काय दिलेलं आहे तर ते रामानी दिलेलं आहे आणि मग विषय येतो की शरभंग ऋषींनी सांगितलं की त्यांनी काय साधना केली पण की ही साधना करताना त्यांनी रामनाम घेतलं आणि मग ते रामनाम कसं घ्यावं शास्त्रांनी म्हटले तेरा कोटी रामनाम घेतलं तर दर्शन आहे आणि मग तेरा कोटी रामनाम कशासाठी घ्यायला जातं ते शास्त्र आपल्याला रामनामाचं काय सांगतं त्यांनी म्हटले प्रत्येकाच्या आपल्या कुंडलीमध्ये बारा घरं आहेत ते एक, -एक कोटी ज्यावेळेला आपण नाम होतं त्यावेळेला बारा जी आपली घरं आहेत ती सगळीच्या सगळी शुद्ध होतात आणि मग ती जसजशी शुद्ध होत जातात तसतसं तस ते शुद्ध झालेलं घर आपल्याला एखाद्या गोष्टीचं काय देतं तर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून देतं आणि म्हणून पहिलं एक कोटी जर रामनाम झालं तर आपलं जन्मस्थान आणि तनुस्थान जे आहे ते सुधारत जातं तनुस्थान सुधारणं याचा अर्थ शरीर जे आहे ते व्यवस्थित राहणं फार कुरकुर न करता ते व्यवस्थित ती गाडी जी आहे ती गाडी व्यवस्थित चालली पाहिजे ती शरीरा शरीर आद्यम खलधर्व साधन साधन करण्याचं पहिलं साधनच मुळामध्ये काय आहे तर ते शरीर आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित असलं पाहिजे म्हणून एक कोटी रामनाम जेव्हा होतं तेव्हा शास्त्र असं जन्मकुंडली जन्मस्थान जे आहे म्हणजे तनुस्थान ते काय आहे तर ते सुधारून जातं दोन कोटी जावेला जप जा होतो, त्यावेला सुख आणि द्रव्य या दोन्हीची प्राप्ती आहे जीवनामध्ये सुख द्रव्यांनी सुख होईल असं नाही आपण काल एक विचार बघितला की पैशाने मला गादी घेता येईल झोप येईल की नाही सांगता येत नाही पैशाने मला अनेक वस्तू घेता येतील पण त्या वस्तूंनी मला आनंदच मिळेल असं नाही ना इतक्या सुंदर गोष्टी घेतलेल्या असतात पण त्या आनंद देतच नाहीत कारण त्यातून मिळालेला आनंद हा इतका क्षणिक आहे की तो आनंदा भासत असतो आणि त्या आभासामध्येच आपण जगत असतो त्यामुळे जेव्हा मला आनंद सुख मिळते असं वाटतं तेव्हा ते सुख किंवा आनंद पावींच पुढे सरकलेलंच असत समर्थ सिद्धांत मांडताना म्हणतात सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले भजन सकाळ गेले चित्त दुश्चित्त झाले त्यामुळे सुख मिळेल असं नाही आणि म्हणून जे आहे ते सुख आणि द्रव्य प्राप्ती हे दोन्ही केव्हा आहे तर दोन कोटी नाम झाल्यानंतर अर्थात हे सगळं बाय प्रोडक्ट आहे नाहीतर ह्याच्यासाठी नाम घ्यायचंय असं नाही तर राहतही घडणार नाही म्हणून आम्ही नाम घेणार आहोत असं नाही बाय प्रोडक्ट आहे हे सगळं ते केल्यानंतर त्याचा परिणाम मूळ आपला हेतू पाहिजे की मला रामाची प्राप्ती नाहीतर मग तो हेतू कुठच्या कुठे जायचा आणि बाकी सगळं जे झालं त्याला शास्त्राने धर्मग्लनी म्हटलेले म्हणजे काका कमतीनी सांगतात म्हणे आमच्या कोल्हापूरच्या गावामध्ये एक आश्रम आहे म्हणे आश्रमामध्ये पूर्वी काय व्हायचं ते, ते, ते गुरुजी ते बसायचे तिथे उंदीर फिरत असायचे ते बिचारे प्रवचनाला बसायचे उंदीर फिरत असायचे म्हणून त्या व्यासपीठाच्या खाली पाण्याची पातेली ठेवायची आणि त्यात पाणी घालून ठेवायचे आणि मग ते गुरुजीवरती बसायचे आणि काय त्यांचा बोध करायचं ते करायचंय कालांतराने तो नवीन बांधला गेला मठ आता म्हणाले तो काय कसा झालाय सगळा संगमरवरी झालाय तरी सुद्धा भांडी तशीच आहे याचा अर्थ भांडी तशीच पाणी तशीच याचा अर्थ तत्व बाजूला राहिलं आणि बहिरंगामध्ये जेव्हा धर्म पकडला गेला कर्मकांडाचा जेव्हा आग्रह दिला गेला तेव्हा शास्त्रांनी त्याला धर्म ज्ञानी म्हटलेलं झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग तुकोबाराय म्हणतात हा मार्ग झाडण्यासाठी माझा अवतारस तुकोबाराय म्हणतात याचा अर्थ कुठेतरी नको त्या गोष्टी ज्या धर्मामध्ये शिरलेल्या आहेत त्या विचारांनी बाजूला सारायला हव्यात आणि म्हणून विचार असा आहे की नामसाधना कशासाठी याच्यासाठी नाही तीन कोटी नाम जर तर शास्त्र असं म्हणत यशाची आणि कीर्तीची प्राप्ती आहे चार कोटी मध्ये संसार सुख आहे पाच कोटी झालं तर अंतःकरणामध्ये बुद्धीचं स्मरण आहे सहा कोटी मध्ये काय आहे तर अंतरातले काम क्रोधादी विकार जे आहेत ते सगळे शांत होण्याची शक्यता क्रोध जे आपले विकारच आपल्याला त्रास देतात ते केव्हा आहेत सहा कोटी नंतर ते जातात सातव्या कोटीला त्याने म्हटले सात कोटी नाम जर पूर्ण झालं तर प्रपंच आणि परमार्थ दोन ताकांवरती जीवन उत्तम चालत कारण दोन्ही पाहिजे शंकराचार्यांचा सिद्धांत आहे आचार्य म्हणतात कल्पना करा शरीराची फक्त उजवी बाजूच वाढली आणि डावी बाजू अत्यंत दुबली राहिली शरीर किती बेढब दिसेल आणि अगदी हिंसा उलट दावी डाबी उजी भी बारीक तरी ते शरीर वेढ़ शरीर उत्तम केवसेल दोनों बाजू उत्तम हैस तस, तसच मानवीय जीवन परिपूर्ण केव है ते ही परिपूर्ण पाजे अंतरंगा विवेका सजलेजे मने अध्यात्मा परिपूर्ण अंतरंग बहिरंग दोनों का जिथे विकास है तो परिपूर्ण विकास है ही दोन्ही चाकत जी आहेत ती केव्हा चालतील उत्तम तर त्यांनी म्हटले सात कोटी नाम झालं की आठ कोटी नाम झाल्यानंतर त्यांनी म्हटले मृत्यू जो आहे त्या मृत्यूचा भयच नाही राहिलं आणि मृत्यूचा भय नाही तो सुधारतो किंभवना तो आपल्याला बोलावून घेतो मग एखादी नदी आपल्याला बोलावते की बाबा माझ्याकडे ये तू आलं की नाही विमान त्यांच्यासाठी आलं याचा अर्थ साक्षात तोच आपल्याला बोलावून घेतो आता मृत्यूचं भय नाही आणि म्हणून आपण त्याच्या आधीन पटकन होऊ शकतो इतकी मानसिक तयारी तरी त्या ठिकाणी होते नऊ कोटीला त्यांनी म्हटले स्वप्नामध्ये देवदर्शन किंवा सगुणाचा साक्षात करायचं आता त्याचं दर्शन होणार आहे तर सगुणच आहे लक्षात घ्यायचं काय होणार आहे ते कळलं पाहिजे दर्शन सगुणाचं होणार आहे ईश्वराची कृपा होणार आहे ब्रह्माचा अनुभव आम्ही म्हणतो ईश्वराचं दर्शन शब्द चुकीचा आहे जर ईश्वराचा दर्शनाचा शब्द येत असेल तर नक्की माहीत पाहिजे ईश्वराचं दर्शन याचा अर्थ ईश्वर तत्वाची जाणीव कारण ईश्वर सगुण निराकार आहे ज्या आपल्या मूर्ती आणि प्रतिमा आहेत त्या जड आहेत अवतार सगुणच आकार आहेत ईश्वर सगुण निराकार आहे म्हणून तो शास्त्रांनी सिद्ध होणार आहे आणि ब्रह्म निर्गुण निराकार आहे म्हणून अनुभव कसला येणार आहे ब्रह्माचा अनुभव आहे ईश्वराची कृपा आहे आणि दर्शन सगुणाचं आहे आता सगुणसाक्षात्कार केव्हा होतो त्याने म्हटलंय नऊ कोटी ज्या जप होतो तेव्हा सगुण साक्षात्कार होतो देवदर्शन होतं दहा कोटी झालं की संचित सुधारत संचित माहिती नाही आम्ही काय घेऊन आलोय या जीवनामध्ये जर आपण आपली कर्म डोकावली तर आपल्याला लक्षात येतं आपण इतकं काही सत्कर्म केलं नाही पण आपल्या जीवनामध्ये काही चांगलं घडलेलं हे जितकं खरंय तितकं हेही खरंय की आपण इतकं वाईटही कर्म केलेलं नाही पण एखादा दुःखाचा तडाखा ता आपल्याला भसलेलाच आहे कोणी म्हणत असेल नाही आम्हाला दुःख नाही शक्यच नाही सुख दुःख समे कृत्वा जेव्हा समान होतं किंवा सुख आणि दुःख ज्या समान होतं पापपुण्य समान घडे तरी तर नरदेव जोडे हा सिद्धांत आहे पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरहर देवनी हनी केली तुक बर याचा अर्थ या, या जीवनामध्ये पन्नास टक्के पापाचं फळ दुःख मिळणार आहे पन्नास टक्के फळ सुख मिळणार आहे हा सिद्धांत आहे जर हा सिद्धांत असेल तर ते संचित आपण आणलेलं आहे प्रारब्ध आत्ता भोगायचा प्राक म्हणजे पूर्वी करून ठेवलेली काही कर्म आहेत आणि ती आरभ्य फल द्यायला कधी आरभ्य करणार आहेत आम्हाला माहित नाही म्हणून प्रारभ्य अनेक प्रकारचे कर्म आहेत का भूक लागल्यानंतर लग ला जेवलो लगेच आपली तृप्ती झाली परीक्षेला पेपर दिला फलासाठी दोन तीन महिने वाट बघायला पाहिजे लगेच नाही ना, ना रिझल्ट लागत पण काही कर्म अशी आहेत की जी जन्मोजन्मी फळ देत नाहीत ज ज्ञानाचा प्रतिबंध आहे कर्माचा प्रतिबंध आहे माहीत नाही आणि त्यामुळे संचित केव्हा सुधारलं जातं कि ते तर त्यांनी म्हटलंय की दहा कोटीला संचित सुधारलं गेलं अकरा कोटीला क्रियमाण कर्म आता क्रियमाण कर्म आपल्याला दिलेलं आहे याचा अर्थ जीवाला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करायचा आहे आणि वापर करून क्रियमाण कर्म करायचं क्रियमाण कर्माने आपली कर्म संपवता येतात एक काल प्रक्रिया आपण बघितली नामसाधनेमध्ये जर कर्म केलं तर त्या कर्माचा लेप जीवाला न लागता तो लेप जीवाला जीव त्या पास अलग होते मधे नामाचा जो नामी है ते त्याला तो लेप लगत ला जर न लगला तो जीवाला कर्माच सुख दुख रूपी फल भोगावे लगते नहीं मन संचिता भर फाड़ने की प्रक्रिया थाम ज्या क्षण थामे क्षण अपन मुक्ति झाटेकरधर पुढ़े वाला एक दुसर कर्मफल जी है ती विचार संपर्ण वा आपल्याला अनुभव असतो रस्त्यामधून एखादा अंध माणूस चाललेला आहे एखादी अंध स्त्री चालली आहे एखाद्या आजोबा चाललेले आहेत त्यांना नीट चालता येत नाही आपण पटकन त्यांचा हात धरतो आणि घेऊन जातो ओळख नसते पाळख नसते काही नसतं पण आपण त्यांना मदत करतो मदत केल्यानंतर खूप बरं वाटत खूप बरं वाटल्यानंतर जर विचारच केला नाही तर ते कर्म पुण्यामध्ये जाऊन पडतो पण शास्त्र असं म्हणतं जर मला बरं वाटलं असेल तर मला निर्विषय आनंदाची प्राप्ती तिथे मिळाली म्हणून क्षणकाल विचार करून टाकावा की या कर्माने मला आनंद झाला याचा अर्थ चित्त चित्तशुद्धीचं फल मला मिळून गेलं आता काही मिळायचं बाकी नाही एवढा विचार केला की आता ते फल संचित जाऊन भर पडत नाही तिथलं तिथे संपून गेलं क्रियमाण कर्माने प्रत्येक कर्माच्या मागचा विचार करून ती संपवत जाणं हे क्रियमानाचं स्वातंत्र्य जीवाला परमेश्वरांनी दिलेलं आहे हे भांडवल घेऊन आपण आलेलो मग ह्याचा वापर करण्यासाठी ते आपल्याला अनुकूल झालं पाहिजे कर्म शुद्ध घडली पाहिजेत आणि मग शुद्ध कर्म घडण्यासाठी क्रियामानाचा वापर करणं आणि मग ते शुद्ध कशाने होतं सांगितलंय अकरा कोटी अकरा कोटी झालं की मग नेमकं कर्म कसं करायचं संतांचं कर्म असं कर्म आहे पा काही नाहीच कुठे कर्तृत्वाचा एवढा पण लेप नाही ते लगेच म्हणतात ईश्वराचं नियोजन होतं ईश्वराचं नियोजन होतं प्रत्येक कर्म ईश्वरार्पणच आहे त्यांचं त्याचा लेपच नाही कुठे मग ते सत्कर्म असू दे नाही दुष्कर्म असू दे पण त्यांना त्याचा लेप नाही तुकोबाराच्या जीवनामध्ये एक सुंदर वाक्य आहे म्हटलं अभंगामध्ये म्हटलं तुकोबराय म्हणतात तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नव्हे काका म्हणतात याचा अर्थ असा आहे का कि तुकाराम देऊच्या हॉटेलमध्ये जात होते आणि काय मिसळ आणि भजी खात होते आणि दर महिन्याला विठ्ठल येऊन त्याचं बिल भरून जात होते असं नाही तुकोबराय विठ्ठला म्हणतायत की आता मी शिल्लकच नाहीये विठ्ठला तुझं नाव घेऊन घेऊन मी विठ्ठल रूपच झालेलो आहे आणि माझ्या म्हणून माझ्या आता जरी पुण्यकर्म घडलं तरी त्याचं पल कोणाला आहे सत्कर्म घडलं तर पुण्य तुलाचंय आणि दुष्कर्म घडलं तर त्याचं पापही तुलाच आहे म्हणून जीवनाच्या कर्माचा जमा खर्च कोणाच्या नावे तुझ्या नावे तू म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे खाणं आणि ना पिणं व्यवहार करताना मी केलेला दिसतोय पण आतमध्ये मी करत नाही तू करतोस ज्याला कबीर महाराज म्हणतात मैं था तो तू नहीं और अब तू है मै नाही अरे रामा आता आत तू येऊन बसला जात मी नाहीच नाही ना मग आता मी काही केलं तरी मला कसं काय लेप लागेल आता याला क्रियामान कर्म स्वातंत्र्य विचारांनी कर्म संपवणं किंवा नामसाधनेतून कर्म करून संपवणं पण दोन्ही कर्मांनी मला त्या कर्माचा लेप लागता कामा नये ही काळजी सावध साक्षेपी आणि दक्ष असा जो साधक असतो समर्थ म्हणतात तया तात्काळची मोक्ष म्हणून प्रत्येक कर्मामध्ये विचार हे कर्म केलं देऊन टाकलं प्रत्येक कर्म करून ते संपवणं याला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य म्हणतात आणि ते क्रियमाण कर्म स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला दिलेलं आहे ते केव्हा वापर शुद्ध होतं अकरा कोटी नाम झाल्यानंतर बारा कोटीला प्रारब्ध जे भोगूनच संपवायचंय प्रात आरभ्य पूर्वी केलेली कर्म आता फलदायी झाली आणि मग खरंच कळतो अरे या जन्मात तुम्ही काही काय साधनं केली नाही लोक म्हणतात बोलता तुम्ही पुष्कळ अभ्यास केला असाल आता ज्याला माहितीये खरं काय अभ्यास केला किंवा काही नाही प्रपंचामध्ये एखादी गृहिणी असताना त्या प्रपंचा गाडा रेटताना बिचारी काय अभ्यास करू शकेल नाही ते क्षमता नाही अभ्यासाची लक्षात घ्या याचाच अर्थ जर काही क्रिया घडत असेल तर ती त्याच्या कृपेने किंवा त्याच्या इच्छेने घडते जीवाच्या इच्छेने घडणे म्हणून समर्थ म्हणतात सकळ करणे जगदीशाचे मग त्यातलं एखादं कार्य कवित्वाची काय मानुष्याचे ऐसे प्रमाण बोलण्याचे का काय घ्यावे करणं आपलं नाहीच ते जगदीशाचं रामाच आहे असा निर्णय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी कर्तृत्व शिल्लक राहत नाही मग करणार कोण काहीच नाही मग प्रारब्ध तेही बदलून गेलं शुद्ध होऊन गेलं केव्हा होईल बारा कोटी झाल्यानंतर आणि मग तेरा कोटी नंतर ज्याला समर्थ म्हणतात आत्मनिवेदन भक्ती आत्मसमर्पणाची मानसिक तयारी फार अवघड शेवटची भक्ती नवविदा भक्तीतली आत्मनिवेदन भक्ती निवेदन, निवेदन करणे आता नी निव नीविद करणे म्हणजे आपण म्हणतो ना भगवंताला नैवेद्य दाखवणे म्हणताना म्हणतो प्राणायास्वा अपानयस्व ह्या पण ते प्राणायास्वा असं असं करतो त्याला पण ते त्याला ते नाहीये माझे प्राण त्याला द्यायचे आता कुठं माझं प्राण देतो नुसतं प्राणायास्वा अपानायस्वा हे शरीर देतच नाही ना आणि भक्ती जीवनाचा अंश मागते आम्ही त्याला सगळं द्यायला तयार असतो भक्तीमध्ये त्याला फक्त आपलं मन आणि बुद्धी पाहिजे आणि आम्ही तेवढंच देत नाही म्हणजे त्याला मन पाहिजे बुद्धी पाहिजे जीवनाचं अंश पाहिजे आणि हे तीनच आम्ही देत नाही आम्ही म्हणतो आम्हाला वेळच नाही म्हणजे जे करतात ते काय रिकामटेकडे आहेत का त्याचं लक्षात येईल की रिकामटेकड्यांचं काम नाही तुकोबा राय म्हणतात परमार्थ नव्हे लेकोरांच्या गोष्टी तो थोरखेळ आहे पोरखेळ नाहीये ना मग याचा अर्थ बुद्धीनी कधीतरी मी परिपक्व झालं पाहिजे आणि परिपक्व होऊन व्यवस्थित कार्य केलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं आत्मसमर्पणाची तयारी केव्हा होते तर ती तेरा कोटी नामं झाल्यानंतर तेव्हा जीवनाची कृतार्थता आहे आणि अशी रामनामाची महती सांगून मग पुढे आपण आणखीन कथेमध्ये जाऊ आता राम लक्ष्मण जानकीसह कुठे निघालेत तर ते शरभंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आता सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमामध्ये निघालेले तिकडे गमन करता करता त्यांच्या लक्षात आलं की त्या आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत पवित्र होता किती पवित्र हो, की फळं फुलं जी आहेत त्या सगळ्या फळांचा वास फुलांचा वास असा मंतामध्ये दरवळलेला होता वाल्मिकी वर्णन करतात की ह्या आश्रमातलं जे जल आहे ते जल जरी प्राशन केलं तरी सगळे भ्रम निवारण करण्याचं सामर्थ्य जलामध्ये होतं म्हणजे जीवाचं भ्रम नाहीच सा करण्याचं सा सामर्थ्य जिथे जलामध्ये आहे इतका तो आश्रम कसा होता पूर्ण पवित्र होता आणि तो पवित्र का होता कारण ऋषींच तप त्याच्या तपाने तो पवित्र झालेला आश्रम होता जप ध्यान अनुष्ठान करणारे असे ते ऋषी रामाला पांजर आणि ते लगेच उठले आणि ते म्हणत आता मी साधन करायला बसलो जप करायला बसलो कशासाठी ज्याच्यासाठी करायचं साधन ते साध्य जर माझ्या समोर आलं तर आता साधनेची आवश्यकता काय साध्य होता साधनाचा ठ नाही अरे आता रुदुरामातू आल्यानंतर मी जर आता माळ घेऊन बसलो तर ह्याच्यासारखा वेडेपणा कुठला नाही तुकोबराच्या जीवनामध्ये तुको एक छान कथा आहे तुकोबराय म्हणे एकदा आपल्या शिष्याकडे गेले आणि शिष्याकडे गेल्यानंतर तो शिष्य पूजा करत होता पूजा करत असताना त्याला असं वाटलं जा आपला आज आपले सद्गुरू आपल्या घरी आलेले आहेत तेव्हा आपण काय करावं जरा छान पूजा करावी मी कसा पूजा करायचो तर त्यांना दाखवत आणि म्हणून पूजा करत राहिला बराच वेळ गेल्या बऱ्याच वेळानी बाहेर आले तुक म्हणतात बरं झाला आत बसलाय मला विठ्ठलाचं नाव घ्यायला मी आणि म्हणून हे विठ्ठल विठ्ठल करत विठ्ठल अशी झाले बऱ्याच वेळानी भक्त आले महाराज महाराज आपण कधी आलाच नाही म्हणाले तुझी मुलं जेव्हा लाडवाचा डबा काढत होते ना तिकडचा फळीवरचा आणि लाडू खात होते ना तेव्हा मी आलो नाही महाराज मी नाही बघितलं लाडू खाताना अ महाराज मी पूजा करत होतो आपण केव्हा आलात नाही म्हणाले जेव्हा तू कडाकाची बायकोशी कडकड भांडत होतास ना तेव्हा मिळालं अ म्हणे नाही मी भांडत नव्हतो मी देवाची पूजा करत होतो तुमचा काहीतरी चुकीचा समज झालेला आहे महाराज आपण केव्हा आलात नाही म्हणाले तू तुझ्या कुतडीच्या लग्नाचा बस्ता बांधायला दुकानात गेला होतास ना तेव्हा एवढं ऐकलं आणि मग त्याच्या लक्षात आलं शरीर पूजा करत होतं मग आतमध्ये हे सगळं चाललेलं होत महाराजानं सगळं बाहेर बसवूनच कळलेलं होत आता साधन साक्षात दारामध्ये संत आलेत शास्त्र सांगतं ज्या संत आणि सद्गुरू आलेले आहेत तेव्हा तरी पूजेचा उपचार बाजूला ठेवा आणि त्यांचं करा नाही तर त्यांना दाखवायचं आम्ही पूजा किती छान करतो गरज नाहीये त्यांना त्याची आव ते करून पुढे गेलेले कुठच्या कुठे त्यांच्या समोर त्यांना यातली काही उपाधी नकोय पण आपल्याला आपण उपाधी मध्ये बंदिस्त असणारे अज्ञानी जीव काय करू काही सांगता येत नाही ऋषी म्हणतायत की अरे ज्याची प्राप्ती करायची रामा तोच तू समोर आलास तेव्हा आता साधन कशासाठी आणि म्हणून सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे बक्षिस असं सांगतो सत्संगतीमध्ये साधनाची गरजच नाही कारण सत्संगतीमध्ये ब्रम्हचिंतनाशिवाय दुसरं काही नाहीच मग जिथे ब्रह्मचिंतन अखंड आहे तिथे वेगळं साधन करायची काय गरज आहे ऋषी सांगतायत की रामा तू इथे आलेला आहेस आणि मग त्यांनी काय केलेलं आहे तर रामाने ऋषींना वंदन केलेलं आहे सुतीक्ष्ण ऋषींनी रामाला वंदन केलेलं आहे आणि राम म्हणतोय की मला शरभंग ऋषीनी सांगितलंय की मी पुढे कुठे जाऊ याचा मार्ग तुम्ही मला सांगणार मला कृपया मार्गदर्शन करा मी नित्य कोठे रावे असं तुम्ही मला सांग आणि मग ऋषी सांगतायत की अरे रामा अशी एक जागा आहे की ज्या ठिकाणी असंख्य ऋषी मुनींनी तप केलेलं आहे तपभूमी अशी आहे आणि ह्या तपभूमीमध्ये तू कुठेही जा आणि पर्ण कुठे बांधून राहा आणि ती जागा कोणती असेल तर ते दंडकारणी आहे हे दंडकारण्य म्हणजे काय आणि त्या दंडकारण्याच्या दिशेने तू जा असं त्यांनी सांगितलं आणि मग हे तिघही कुठे निघाले तर दंडकारण्याच्या दिशेने निघाले दंडकारण्याच्या दिशेने जाता जाता आणखीन एका ऋषींचा आश्रम लागलाय तो म्हणजे मंदकर्ण ऋषी आहेत या मंदकर्ण ऋषींच्या आश्रमामध्ये राम लक्ष्मण आणि सीता तिघही गेलेले आहेत अत्यंत महा असणारे हे साक्षात इंद्रानी यांच्यासाठी पाच अप्सरा यांच्या सेवेला पाठवलेल्या होत्या यांच्याकडे काम करायला कोणत्या महिला नव्हत्या स्त्रिया नव्हत्या तर साक्षात स्वर्गातून आलेल्या अफसरा होत्या इतकं वैभव यांचं होतं पण तरीसुद्धा हे सगळे भोग यांना मात्र कसे होते तर कसपटाप्रमाणे होते ना ह्यांनी कधी त्या अफसरांकडे बघितलं ना त्या भोगांकडे पाहिलं यांची अखंड कुठे यांची वृत्ती असायची तर स्वस्वरूपामध्ये स्थिर असणारे आणि म्हणूनच माऊली म्हणते राजे कांता काय अभिकमावी स्वस्वरूपामध्ये स्थित असणारे अखंड नित्य आनंदामध्ये स्वानंदामध्ये स्थित असणारे मंदा करणे ऋषी जे आहेत त्यांनी काही या ठिकाणी पाहिलं नाही रामानी त्यांचे आशीर्वाद घेतले दर्शन घेतलेलं आहे त्यांचे पूजन केले त्यांनी रामानाशी आणि हे तिघे निघाले जाता जाता त्यांना असं कळलं की याच आश्रमामध्ये दोन वातापी आणि इक्वबा इक्वल हे दोन बंधू आहेत हे दोघ काय करतात अत्यंत आसुरी ऋषीचे वृत्तीचे आहेत सर्व ऋषींना असं आमंत्रण करतात की आमच्या घरी जेवायला या काय आहे तर आज आमच्याकडे काही धार्मिक कार्य आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही अन्नदान करणार आहोत तुम्ही या हे ऋषीना भोजन करतात आणि नंतर त्या ऋषींच भोजनही कर तेव्हा ह्यांचं काय करायचं रामाते दुबक आणि तेवढं मंदा करणे ऋषी सांगितल्यानंतर रामाने या दोघांनाही काय दिलेली आहे तर मुक्ती दिलेली आहे आणि मग मुक्ती गेल्यानंतर पुढे कुठे वाटेने चाले, चालेल तर दंडकारण्याच्या वाटेने निघालेले आणि त्या वाटेने निघता निघता आणखीन एका आश्रमामध्ये तिघ येऊन पोचले आणि त्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ तपस्वी ऋषी आहेत महान तपस्वी ऋषी आहेत ते म्हणजे अगस्त्य ऋषी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आहेत अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यांना रोज सांगायचे राम लक्ष्मण आणि सीतेसह आपल्या आश्रमामध्ये येणार आहे कशासाठी येणार आहेत तर रामराज्याची गुढी त्याला उभी करायची आहेत राज्य अत्यंत उत्तम कसं करायचं याचा पाठ कोण देणार आहे तर तो रामच येणार आहे या रामाच्या हातून प्रचंड मोठं धर्म कार्य घडणार आहे आणि धर्म कार्याची पताका हा काय करणार आहे तर हा फडकवणार आहे असा हा राम इथे येणार आहे आणि म्हणून रोज काय करायचे तर रामाची वाट बघायचे अत्यंत मनापासून वाट बघत असताना एक दिवस ठरल्याप्रमाणे राम लक्ष्मण आणि जानकी सह कुठे आलेले आहेत तर अगस्ती ऋषींच्याकडे आले ऋषीना बघता बघताना रामानी साष्टांग दंडवतच घातला कारण त्याला आशीर्वाद पाहिजेत आणि म्हणून आपल्याकडे नरे नमस्कार आहे नमन आहे आणि दंडवत आहे प्रणिपात आहे कधी शब्दांचा विचार करत नाही नमन करणं याचा अर्थ ज्याच्या चरणी आम्ही वागतो तेव्हा वाकल्यानंतर त्याचं इतकं सामर्थ्य आहे की माझ्या मनाचे सगळे व्यापार शांतपणे थांबवून घेतले पाहिजेत आणि म्हणून नमस्कार करताना मनाचे सगळे व्यापार तरी तिथे थांबले पाहिजेत नाही तर करूच नाहीये दाखवायला कशाला नमस्कार करायचं नाही ना करू गरज नाही पण नमन करायचं असेल तर हे असलं पाहिजे त्यानंतर दंडवत येतं दंडवत याचा दंड म्हणजे काठीचा आधार सोडल्यानंतर जशी काठी पडते तसं याचा अर्थ सर्व आधार सोडून दंडवत घालणं असा दंडवत रामानी कोणाला घातलाय तर त्या अगस्त्य ऋषींना घातलेलाय अगस्ती ऋषींना अतिशय आनंद झाला अगस्त्य ऋषींनी मधुपर्क म्हणजे पंचामृत आणलेलं आहे वेद मंत्राने काय केलेलं आहे तर रामाचं पूजन केलेलं आहे ते रामाची स्तुती करतायत अरे वेदांना सुद्धा तू कसं अगम्य आहेस अविनाशी असं परब्रम्ह असणारं एकमेव तत्व कोण आहे रामा तर तूच आहेस अरे संपूर्ण विश्वाचा जो आहे तो विश्वाचा आश्रय म्हणजे कोण आहे अयन म्हणजे आश्रय रामायण आपण म्हणतो शब्द नाही कधी कळला अयण म्हणजे आश्रय या संपूर्ण विश्वाचा आश्रय कोण आहे रामा तूच आहेस या संपूर्ण विश्वाचा प्रवर्तक कोण आहेस अयण म्हणजे दुसरा अर्थ प्रवर्तक या संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारा प्रवर्तक कोण आहेस आक्षात रामा तूच आहेस अयणचा तिसरा अर्थ जाणणारा या संपूर्ण विश्वाला जाणणारा ज्ञान स्वरूप कोण आहेस रामा तर केवळ तूच आहेस आणि अयणचा चौथा अर्थ असतं म्हणजे निवासस्थान आश्रय आपण म्हणतो ना माझ कोणचं आहे तर ते राम विश्राम आणि म्हणून संपूर्ण विश्वाचं आश्रय स्थान निवास स्थान कोणतं आहे तर ते रामातूच आहेस तुझ्याशिवाय आनंदाशिवाय जीवनच नाही हो आणि जो आनंद स्वरूप आहे तर असा तो तू आहेस आणि तू असल्यामुळेच तर आम्ही आहोत आणि म्हणून पुन्हा भक्तीचा सिद्धांत या ठिकाणी येतो ते न तो आहे म्हणून मी आहे आणि मग कधीतरी कळलं पाहिजे की तस्य अहम त्याचा मी आहे ते न अहम तस्य अहम आणि असं तस्य अहम म्हणून जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्या उपासनेची फलश्रुती म्हणून आपल्याला असं कळतं की तत् अहम म्हणून ते अहम पासून सुरुवात करून तत् अहम पर्यंतचा प्रवास के केला जातो त्याला साधना असं म्हणतात आता हे सगळं रामाचं वर्णन करता करता अगस्ती मुनी रामाचं वर्णन करून त्याला सांगतायत आणि ते म्हणतायत अरे रामा ही पंचमहाभूत हा सागर सारेच सा तुझ्या आज्ञेमध्ये राहतात रामकथेमध्ये येत सागर कसा त्याच्या आज्ञेमध्ये आहे नाही वाट देतेस मी लावतो बाळ नको नको बाबा थांब म्हणून सागराने काढले रत्न आणि त्याच्यावर नवाळून टाकले सर्व पंचमहाभूत सागरजी तुझ्या आज्ञेमध्ये असा तू आहेस आणि म्हणून आता तुला यानंतर प्रचंड मोठं कार्य करायचंय तेव्हा मी तुला प्रसाद देतो अगस्त्य ऋषीनी प्रसाद दिलाय रामाला पहिला प्रसाद दिलाय ते म्हणजे अनिवार्य बाणाने युक्त असं दिव्य चाप दिलंय ज्या दिव्य चापामध्ये जे काही बाण आहेत कधी न संपणारे अक्षय भाता आहे तो आणि असे दिव्य चाप जे आहेत ते अगस्त्य ऋषीने दिलेत पुढे खडग दिलंय ज्या खडगाचं म्यान सुवर्णाचं आहे अत्यंत तेजस्वी असं कवच दिले की ज्या जे कवच जर रामाने धारण केलं तर तो कसा होईल वज्रदेह होईल असं कवच दिलेलं आहे आणि त्यानंतर ते म्हणतायत ज्या वेळेला तुला युद्ध करावं लागेल त्यावेळेला तुला रथाची आवश्यकता पडेल आणि त्यावेळेला असा एक तुला दिव्य मंत्र देतो की ज्या मंत्राचं पठण तू केल्यानंतर साक्षात इंद्राचा रथ कोणासाठी येईल तर तो तुझ्यासाठी येईल तुला युद्धत तर करायचंच आहे कारण ते तुझं अवतार कार्य आहे तेव्हा त्यासाठी लागणार रथो साक्षात इंद्राकडून तुझ्याकडे येईल पण ज्या वेळेला तू मंत्र म्हणशील ना त्यावेळेला तो येईल तो मंत्र सांगितलेला आहे इतकं सगळं उदंड भर भरून अगस्ती ऋषीनी कोणाला दिलेलं आहे तर रामाला दिलेलं आहे अगस्तींची पत्नी जी आहे ती लोपामुद्रा आहे या लोपामुद्रेनी काय केलंय तर साक्षात सीतेचं सा पूजन केलंय सीतेनी लोपामुद्रांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मग अगस्ती ऋषी म्हणतात रामा तू दंडकारण्यामध्ये चाललेला आहेस आता या दंडकारण्याची कथा मी तुला सांगतो हे दंडकारण्य म्हणजे काय आहे ही भूमी कोणती भूमी आहे ते मी तुला सांगतो आणि आता अगस्ती ऋषीने दंडकारण्याची कथा सांगायला सुरुवात केली अगस्ती ऋषी म्हणतात दंडक नावाचा एक अत्यंत पराक्रमी पण बलवान असा राजा होता आता जो पराक्रमी आहे बलवान आहे इतके गुण राजाचे असतील तर त्याच्याजवळ गर्व असलाच पाहिजे की गर्वाशिवाय तो कसा असेल अत्यंत गर्भिष्ठ होता आणि गर्विष्ठ असा असणारा राजा एक दिवस शिकारा शिकारीसाठी कुठे गेला, वनाम गेला।, वनाम गेला तर वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चवन भार्गव ऋषी होते ध्यानस्थ बसलेले होते यांनी काय केले, तर ह्या राजाने च्यवन भार्गव ऋषींचा घोर असा अपमान केला तो अपमान केल्याबरोबर च्यवन भार्ग ऋषींना अत्यंत दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर क्रोधित झालेला त्यांनी शाप दिला की तुझा राज्यासह तू भस्मसाध होशील आणि काय झालं तर स्वदेश तुझ्या देशासह तू भस्मसाध होती एवढा शाप दिल्यानंतर राजाही गेला राज्यही गेलं सगळं राज्य कस झालं तर भस्मसाध होऊन ओसाड जमीन झाली आता त्या ओसाडी जमिनीवरती ना माणसं ना राज्य ना काही अशी ती ओसाड असणारी जमीन जिथे पाऊस नाही जमिनीला भेगा पडायला लागल्या आणि म्हणून पशु पक्षी काही नाही सगळे तडफडायला लागले त्याच वेळेला त्याने म्हटलंय मेहरू पर्वत अत्यंत जो उंच होता आणि विंध्य पर्वत उंच आहे तर त्याला असं वाटायला लागल मेहरूला विंध्य पर्वताला कि मेरू पर्वतच का उंच असावा मी का उंच होऊ नये आणि म्हणून विंध्य पर्वतानी एका काय करायला के सुरुवात केली आपली उंची वाढवायला सुरुवात केली इतका हम युक्त झाला याची जसजशी उंची वाढायला लागली त्याचा परिणाम असा झाला की ईश्वर नियोजनामध्ये ढवळाढवळ सुरू झाली ईश्वर नियोजनामध्ये ढवळाढवळ सुरू झाल्याबरोबर ऋतुचक्र जे आहे ते ऋतुचक्र थांबलं सूर्य आणि चंद्र उदयाला आल्यानंतर त्यांचे किरण जी आहेत ती जमिनीपर्यंत पोहचेच नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम ऋतुचक्र पालटवू लागलं आणि त्यावेळेला नारदांनी अगस्ती ऋषींना आज्ञा केली की तुम्ही लोपामुद्रेसह कुठे जा तर या ठिकाणी जाऊन राहा आणि ज्या वेळेला अगस्ती ऋषी लोपामुद्रेसह या विंध्य पर्वताच्या ठिकाणी हा विंध्य पर्वत जो आहे तो सूर्याला उगवू देत नाही आणि म्हणून तुम्ही तिकडे जा आज्ञा झाली नारदांची आणि अगस्ती ऋषी लोपामुद्रेसह कुठे आले तर त्या भूमीमध्ये राहायला आले जेव्हा ते रा त्या भूमीमध्ये राहायला आले त्याबरोबर विंध्य जो आहे तो विंध्याचा सगळा जो काही अहंकार होता तो कमी व्हायला लागला आणि त्याच्या सापा त्या सापाचा जो प्रभाव आहे तोही कमी व्हायला लागला विंध्या जरी आता कुठे निघून गेला त्याला असं वाटावं वा कशाला मी उगच वाढतोय मी आता जरा झोपतो आणि म्हणून त्यांनी आपलं जे शरीर वाढवणं होतं ते सगळं कमी केलं आणि ह्या शयनामध्ये निघून गेलं हा शयनाला निघून गेल्याबरोबर पर्वताचा जो आकार आहे तो पूर्ववत झाला आता चंद्र सूर्याची किरण जी आहे ती भूमीपर्यंत यायला लागली आणि म्हणून चंद्र आणि सूर्य शशी रवीला वाट मोकळी झाली आणि वाट मोकळी झाल्याबरोबर पुन्हा निसर्गाच चक्र जे आहे ते पहिल्यासारखं सुरू झालं वरुण प्रसन्न झाला पाऊस पडायला लागला आणि तीच जमीन जी आहे ती फळा फुलांनी संपूर्णपणे बहरली आणि ती भरलेली ही फळा फुलांनी भरलेली ती भूमी कोणती असेल तर ते दंडकारण्य आहे अनेक ऋषी जे आहेत ते तिथे त्यांनी काय केलेलं आहे तर तप केलेलं आहे अशा ह्या ऋषींनी काय केलंय आदवस्थेत ऋषींनी रामाचा अत्यंत आदर सत्कार केलेला आहे दिव्य मंत्र त्याला दिलेला आहे आणि त्याला सांगितलंय कुठे जा त्या दंडकारण्याच्या दिशेने जा पंचवटी दिशेने निघालेले आणि मग ते म्हणतात ज्या दंडकारण्याला पंचवटीच्या दिशेने तो चाललेला आहे ही पंचवटी म्हणजे काय आहे तरी दक्षिण गंगा आहे स्त्री जगतातील अत्यंत पवित्र हे स्थान आहे आणि मग राम लक्ष्मण आणि जानकी चालत सालत कुठे आलेत तर ह्या जागेपर्यंत येऊन पोचलेत ही जागा बघितली तिथलं ते निसर्ग सौंदर्य बघितलं आणि श्रीरामानं अतिशय आनंद झाला श्रीराम म्हणतायत की ही जागा अत्यंत सुंदर आहे आपण इथे वास करायला हरकत नाही तेव्हा लक्ष्मणा काय कर तर आता इथेच तो कुटी बांध आणि या कुटी बांधून आपण काय करूया तर इथेच राहूया लक्ष्मणाने त्याप्रमाणे कुटी राय बांधली आणि आता त्या ठिकाणी त्यांनी व्यास करायला सुरुवात केली तेथून जवळच जनस्थानामध्ये असणारं पद्मपुरी हा स्थान होतं ज्या पद्मपुरी हा स्थानामध्ये तिन्ही राक्षस आपण बघितलं खरं दुष्ण आणि त्रिशीर होते आता ह्यांचा जरा आपल्याला काय घ्यायचं तर थोडा त्यांच्याकर्यंत जायचंय आणि काय करायचंय तर त्यांना जिथे पाठवायचंय तिथे पाठवायचंय पंचवटीत जाताना आता आपण त्यांचं काय करूया तर त्यांचं निर्धालन करूया असा संवाद चाललाय राम आणि लक्ष्मणाचा आणि त्याच वेळेला पंचवटीच्या दिशेने जाता जाताना प्रचंड पर्वतासारखा असणारा एक गृध गिधाडा पक्षी जो आहे म्हणजे गिधाड जो आहे ते दृष्टीच पडलं अत्यंत रक्ताळलेला तो लाल लाल डोळे असे असणारा रामाला असं वाटलं हा कोण आहे एखादा राक्षसच असावा आणि म्हणून राम त्याला म्हणतोय की बाबा काय करू माझ्या मधून बाजूला सरक तो पक्षी बाजूला होई ना राम कहीं बाजूलामत धनुष्वर याप चलो बड़ापुढ़ पंखा बल कामत बुढ़े तुझा पंखाच बल कि तू का वटेत बाजूला सरकू ने राम आल बोबर साष्टांग वंदन के कहल नहीं आणि मग कळलं की मी किती अहंकाराने बोलत होतो ज्याला मी अहंकाराने उद्दामपणे बोलत होतो त्यांनी मात्र मला काय केलं होतं तर वंदन केलं होतं आता रामाला कळलं रामानी जटायूची क्षमा मागितलीय जटायूला वंदन केले लोटांगण घातलेलंय आणि जटायू म्हणतोय की अरे दशरथ रघुनंदना तू कोण मी कोण आहे तू जाणत नाहीस पण मी मात्र तू कोण आहे से मग का जाणतो तुझा महिमा मला माहिती आहे तुझा पिता जो आहे तो कोण आहे माझ्या युद्धातला सखा आहे तुझ्या वडिला तुझ्या पित्याने जे युद्ध केलेलं आहे त्याच्याबरोबरीने कोणी युद्ध केलेला आहे ते मी युद्ध केलेलं आहे इंद्राला ज्या वेळेला सहाय्य करायला गेलो होतो तेव्हा तुझ्या पित्याबरोबर मीच गेलो होतो मी कोण आहे तर वंशातील मी तुझा दास आहे कश्यपा अत्यंत सामर्थ्यशील आहे रामायणामधलं हे एक प्रकरणच आहे कश्यप ऋषींच्या पासून संपूर्ण जे चा... सजीव जे जे या पृथ्वी तलावरती आहेत ते सजीवांचं मूळ स्नान कोणतं आहे ते, ते कश्यप आहे आणि ते कशा प्रकाराने ही सगळी उत्पत्ति निर्माण झाली मती ती अंडज असू दे जारज असू दे उद्वीज असू दे हे चारी प्रकारचे ज्याला आपण म्हणतो अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे जारज म्हणजे जा जन्मानी येणारे त्यानंतर श्वेदज म्हणजे घामावरती येणारे उवा किंवा लिखा गोचीड यासारखे सगळे आणि त्यानंतर उद्भीज म्हणजे जमीन उधळून येणारे वृक्षाली जो जो चैतन्याचा आविष्कार आहे त्या सगळ्याचं मूळ कोणतं आहे तर ते कश्यप ऋषी आहेत आता ते तो सांगतोय जटायू की हे सगळं विश्व जे आहे जेवढं चराचर आहे ते सगळं जे आहे ते कोणामुळे आहे तर उत्पत्तीचं कार्य करणारा कोण आहे तर हे कश्यप आहेत यानेच मनुपासून काय केलेलं आहे तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या सगळ्यांची निर्मिती कोणी केलेली आहे तर या कश्यपानीच केलेली आहे तेव्हा मा आता माझा वृत्तांत काय तो आहे आणि म्हणून जटायूंनी स्वतःची कथा सांगायला सुरुवात केली तो म्हणतोय की मी कोण आहे ती कश्यपला वनितेपून दोन पुत्र झाले एक म्हणजे गरुड आणि दुसरा म्हणजे अरुण गरुड कोण होता तर गरुडाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या त्या पंखातलं बल बघितलं आणि विष्णूंनी काय केलंय त्याला निवडलंय आणि हा गरुड कोणाचं वाहन झाला तर विष्णूच वाहन झाला अरुण जो आहे तोही अत्यंत सामर्थ्यवान आहे आणि म्हणून हा कोणाचा सारथी झाला तर हा साक्षात सूर्याचाच सारथी झाला हे दोघंही अत्यंत जे पुत्र आहेत ते श्रेष्ठ असे होते पण याच कश्यपाला आणखीन एक पत्नी होती जिचं नाव कदरू होतं आणि म्हणून वनिता आणि कद्रू या दोघी सवती होत्या आणि सवती असल्यामुळे एक दिवस क काय केलं तर हिने स्वतःच्या मुलांना काय केलं होतं तर नीलवर्ण असं जे जहरी आहे ते असं काही द्रव्य दिलं आणि त्यामुळे ते द्रव्य त्या सगळ्या तिच्या मुलांनी ते ग्रहण केलं आता हिची मुलं कोण आहेत त्यांनी म्हटलंय तर ही सगळी मुलं जी आहेत ती सर्प योनी आहेत वर्णन केले बरं का रामायणाने वाल्मिकी वर्णन करतात की, की पूर्वीच्या काळी सर्पांना पंख होते आणि म्हणून ते पर्वतासारखे मोठे असणारे सगळे आकाशामध्ये विहार करायचे आणि विहार करत असताना काय घडलं तर एक दिवस असं झालं की अरुणासारखी सूर्याचा जो आहे तो रथावरती बसलाय आणि हे सर्प आकाशात उडत असल्यामुळे त्याला सगळं निळच दिसायला लागलं कारण त्यांच्या आतमध्ये असणारं ते जहर त्या जहरामुळे अरुणाला जो रथ आहे तो रक्तच हातता येईना आणि हे सर्प मध्ये मध्ये उडायचे सगळ्यांना त्रास द्यायचे आणि म्हणून या अरुणानी सर्पाला सा शाप दिला तो शाप काय दिला की यानंतर तुमचे पंख जे आहेत ते गळून पडतील पाय गळून पडतील म्हणजे तुम्ही कोणाला त्रास देणार नाही आणि म्हणून तेव्हापासून सर्प कोटावरती सर्पटायला लागतील असा सर्पांना पूर्वी असणारे पाय पंख जे आहेत हे सगळे निघून गेले आणि हा शाप कोणाचा होता तर अरुणाचा होता आणि त्याच वेळेला गरुडांनी काय केलं तर गरुड स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये जाऊन त्यांनी आपल्या मातेसाठी अमृत आणलं आता मातेसाठी अमृत आणल्यानंतर ते अतिशय त्या मातेला आनंद झाला पण सर्प मात्र त्याच्यापासून वंचित राहिले आणि म्हणून गरुड आणि सर्प यांच्यामध्ये कायम काय निर्माण झालं तर ते म्हणजे वैर निर्माण झालं कारण दोघही सौती सौतींचे पुत्र आणि अशी ही कथा मी गरुड मी जो आहे तो कोण आहे आणि असं गृद असणारा मी त्याची स्वतःची कथा जटायूंनी कोणाला सांगितलेली आहे आणि सगळे जे संपूर्ण जीवसृष्टी या कश्यापानी कशी निर्माण केली ती सगळी कथा त्यांनी सांगितली ती ऐकली जटायूला वंदनं केलेलं आहे आणि राम म्हणतोय किमाशाच्या न चूक झाली मला क्षमा करा मैं तुम्हारा समझू नहीं शको तुम्हें जर मजा पिताजी से सखा आल तो मजा पिताजी इतके माला ही वंदे आम वंदन के लिए राम आता पुढ़ निघाला आता अवतार कार्याला खरी सुरुआत होती और ती सर्व करता करता पर्णकुटी मध्य एक दिवस घड़ल कि सांब ना एक जो आसूर है हा को हा शुर्पण पुत्र है हा वनामध्ये काळ खडग नावाचं एक अस्त्र त्याला मिळावं म्हणून तपश्चर्या करायला बसलेला होता हे काळ खडग ज्याच्या हातात येतं तो, तो काळावरती विजय मिळवू शकतो आणि म्हणून ते काळखडगं आपल्या हातात यावं म्हणून तपश्चर्याला वनामध्ये बसलेला होता अत्यंत कठोर असं तपश्या त्यांनी केली आता तपस्येने ते काळखडग जे होत ते खडग प्रसन्न झालं पण ते खडग मनामध्ये विचार करतोय मी जर याच्या हातामध्ये गेलो हा तर हा राक्षस वृत्तीचा असुरी वृत्तीचा आहे आणि म्हणून हा माझा काय करेल दुरुपयोग करेल आणि जर याने माझा दुरुपयोग केला तर काही उपयोग होणार नाही म्हणून ते जे काळ खडगं त्यांनी ते कुठे आलं ते येऊन लक्ष्मणाच्या भात्यामध्ये पडलं तर लक्ष्मणाच्या मात्यामध्ये पडल्याबरोबर लक्ष्मणाला असं वाटलं हे काय आपल्याकडे आलेलं आहे जरा त्याची परीक्षा बघावी म्हणून लक्ष्मणाने परीक्षा बघण्यासाठी ते काळखडग हातामध्ये घेतलं आणि एका वेलीच्या जाळीवरती मारली पण त्या वेलीच्या जाळीच्या आतमध्ये कोण तपस्येला बसलेला होता तर आज तपस्येला बसलेला आता यात मस्तक जे आहे ते धडा वेगळं झालं लक्ष्मण अत्यंत घाबरला त्याला असं वाटलं आपल्या हातनं काय झालं तर फार मोठं पाप घडलं आणि म्हणून हा रामाकडे आला आणि रडायला लागला राम म्हणतो अरे बाबा तुला काय झालंय माझ्या आज फार मोठा दोष झाला काय घडलं असं असं घडलं रामाने क्षणात सांगितलं लक्ष्मणा अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस ज्याला तू यमसदानाला पाठवलेलं आहेस ना ते यमसादानाला पाठवलं नाहीस किंबहुना तू त्याला मुक्तीच दिलेली हा कोण आहे हा असूर आहे हा शुरपणखेचा कोण आहे तर तो, तो मुलगा आहे आणि म्हणून राक्षस आहे आता वृत्तीचा आहे आणि म्हणून तो जर आता वृत्तीचा असेल तर त्याला मारण्यामध्ये काही हरकत नाही एवढं सांगितल्यानंतर लक्ष्मणाला जरा बरं वाटलं रामानी साक्षात त्याचं सांत्वन केलं सांत्वन केल्यानंतर काही दोन एक दोन दिवसच गेले हो पण मातेला आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी कळली आणि आता ही शुरपणखा जी आहे जी अत्यंत पराक्रमी आहे मुळामध्ये आसुरी वृत्तीचीच आहे आणि त्यामुळे ती चवताळलेली त्या ती काय केली तर ती चौताळून बघितलं आपण मातेप्रमाणेच शंभर टक्के आणि अशी ती चौताळलेली आलीये पण कामूकच आहे आणि त्यामुळे जेव्हा आलीये तेव्हा मोहिनी रूप धारण करून ओडंबरी विद्या तिला माहितीये अत्यंत सुंदर रूप धारण केलेलं रामाकडे गेली रामाला म्हणते माझ्याशी विवाह कर राम म्हणतो शक्य नाही माझा विवाह झालेला आहे तेव्हा ते माझा धाकटा बंधू आहे त्याचा विवाह झालेला नाही तू तिच्याकडे जा लक्ष्मणाकडे पाठवलं त्या लक्ष्मणाला म्हणते तू माझ्याशी विवाह कर निर्लज्जता मुळेस लक्ष्मण म्हणतोय मी करीन ग पण तू असं कर तू रामाकडे जा त्यांनी मला अज्ञा दिली ना तर मी करीन ही पुन्हा रामाकडे आले राम म्हणते जरा तु तु तुझी पाठ कर आणि पाठ केल्यानंतर रामाने लिहून दिलं की काय कर हि कान आणि नाक कापून हिला विद्रूप करून त्या आणि ही पुन्हा कुठे आली आहे हिला असं वाटतंय बहुतेक रामानी लिहून दिले की हिच्याशी तर विवाह कर म्हणून आणि म्हणून मी आनंदाने पुन्हा कुठे गेली तर लक्ष्मणाकडे गेली आणि रामानी ते लिहिलेला निरोप बघितल्याबरोबर लक्ष्मणानी काय केलेलं आहे तर तिथे कान आणि नाक जे आहे छाटून टाकून तिला विद्रूप केलं अपमानित करून सोडलं आणि अपमानित केल्यामुळे अत्यंत ती संतापली आणि संतापून आता ती कुठे गेली आहे तर ती चाल करूनच आली आणि ती जी चाल करून आली ती रामाच्या वरती चाल करून आली चवताळलेली ती आणि एकटी आली नाही आपल्या बरोबर चौदा राक्षस घेऊन आली चौदा राक्षस घेऊन रामानी त्या सगळ्यांना मुक्ती दिली पण राम म्हणतोय लक्ष्मणा काही झालं तरी आपण हिला मारायचं नाही कारण काय आहे ही अत्यंत दुष्ट आहे हिला जर मारलं तर ही नाहीष्य होईल पण हिला जर जिवंत सोडलं तर खर दूषण त्रिशीर यासारखे जितके म्हणून दुष्ट राक्षस आहेत किंवा दुष्ट आसूर आहेत या सगळ्यांना ती आपल्याकडे घेऊन येईल आणि म्हणून आपल्याला फार पळापळ -पड़ करावी लागणार नाही इथे बसून आपण ह्या सगळ्यांचा काय करून घेऊ समाचार करू युद्ध म्हणतात शास्त्रांनी युद्ध कसं जिंकणं राम लक्ष्मणाला सांगतात आणि म्हणून पुला का तिला काय केलेलं आहे अपमानित करून सोडलेलं आहे याला युद्ध नीती म्हणतात काल आपण बघितलं सत्व दोन नांदत नाहीत पण सगळे तमगुण एकत्र नांदतात नामाने तिला तसंच सोडलेलं आहे आणि मग त्यानंतर संघर्ष जो आहे तो संघर्ष तीन राक्षसांचा होता पहिल्यांदा दूषण जो आहे तो दूषणं आलेला आहे अत्यंत सामर्थ्यमान आहे ह्यांच्याकडे एक राक्षस नाही येतो अनेक हजारोनी सहस्त्र राक्षस घेऊनच येणार आहेत असा हा दूषण सगळ्यांना घेऊन आला पण रामानी क्षणामध्येच त्याला मुक्ती दिली हा जेव्हा मुक्तीला गेला काही वेदना नाहीत काही नाही ज्यावेळेला रामाचा बाण आहे त्या क्षणी हा शांतच झाला यांची वृत्तीच बदलली ना देहाला कोणती वेदना न काही सगळे शापित असणारे हे मुक्त होऊन गेले आणि खरं जो आहे तोही मुक्त झाला दूर जुषण जो आहे तो पहिल्यांदा दूषण मुक्त झाला त्यानंतर त्रिशिर आला हा त्रिशीर म्हणजे कसा होता त्रिशीर याचं नाव आहे पण घोडा आणि गाढव यांच्यापासून जसं खेचर हे एक वेगळी योनी निर्माण होते अगदी तसं हा त्रिशीर खेचराप्रमाणे आहे आणि म्हणून जेव्हा हा समोर आला आणि अहंकार युक्त असं भाषण करायला लागला तेव्हा राम म्हणतोय तू खराच कसा आहेस तो भारवाही कारण बुद्धी भारवाईच आहे बुद्धी जड तुझी आहे तू तो तू तीन तोंडाने स्वैराचारी बोलतोयस याचा अर्थ तीन तोंडाचं सामर्थ्य ह्याच्याकडे आणि स्वैराचारी जे नको ते बोलतोय असा हा तीन शिरांचा याचा अर्थ अत्यंत तीन शिंगांचा तीन शिराचा असा हा राक्षस आहे रामानी त्याची आधी निर्भत्सना केलेली आहे आणि मग असा बाण सोडला की तो बाण सोडल्या आधी सुरुवातीला त्यांनी पुष्कळ रामावरती बाण सोडले जेवढे बाण सोडले तेवढे काय झालं त्या बाणातली शक्तीच संपली आणि ते सगळे बाण रामाच्या भात्यामध्ये येऊन पडले ते रामालाच वस झाले तेव्हा अत्यंत संतापला आणि संतापल्यानंतर ह्यानी आपलं शेवटचं अस्त्र काढलं ते, ते काढून तो लावणार त्याच्या अगोदरच रामाने बाण दिल मारला आणि तो जो बाण आहे त्या बाणामुळे काय झालं तर हा त्रिशिर जो आहे तो मोक्षपदीच गेला काही वेदना नाही काही नाही आता लक्षात येईल की भगवंताच्या हातून जेव्हा मृत्यू आहे ना तेव्हा मृत्यूच भयच नाही कारण कोणतीही वेदना नाही स्वस्वरूपामध्ये सहज जाण आणि जिथे सहज स्वस्वरूपामध्ये जाता येत तिथे काळाची भीती नाही काळाचं भय नाही वेदना नाही काही काही काही नाही ना जीर्णत्व आहे ना जडत्व आहे काही नाही सहजते स्वस्वरूपामध्ये जाणं आणि असा हा गेला आणि त्यानंतर तिसरा जो खरं आहे राम वाढ कधी येणार आहे हा मात्र कसा आला हा चौदा हजार राक्षसांचा सह आला खरं म्हणजे गाढव गर्धवासारखं याचा मुख आहे आणि म्हणून आल्याबरोबर ह्यांनी रामाचीच निर्भत्सना करायला सुरुवात केली राम म्हणते बरोबर आहे तू अशी निर्भत्सना करणारच आहेस कारण तुझी बुद्धी कशी आहे जडबुद्धी आहे गाढवाची बुद्धी कशी आहे आपण म्हणतो ना गाढव आहेस गाढवाचं गाढव पण कशात आहे आपण म्हणतो गाढव निर्बुद्ध आहे आणि ते निर्बुद्ध काय शास्त्राने एक फार गमतीशीर गोष्ट सांगितलीय गाढवाला गाड़ गाढव का म्हणतात गाढवाला निर्बुद्ध का म्हणतात किंवा हिरवगार जेव्हा गवत दिसतं ना तेव्हा गाढव म्हणतो बाप रे एवढं सगळं माझं इतकं खाऊन खाऊन पोट भरलंय आणि एवढं सगळं गवत कधी आहे कधी मी खाणार आणि म्हणून ते काळजीने ते गवतच खात नाही कारण आता माझं पोट भरलेलं खरं तर त्यांनी ते खायला पाहिजे पण ते न खाता गाढवाचा विचार करतो की मी इतकं खाल्लय आणि आता हे उरलेलं कधी खाणार आणि त्या विचारांनीच ते नखत चुकतं आणि जर ते अगदी ओसाड जमीन बघितली तर त्याला असं वाटतं बाप रे मी आता एवढं खाल्लेलोय एवढं मी खाल्लेलोय आणि म्हणून ते उपाशी राहतं एवढं एकूण काय गाढव काय मी उपाशी पाठीवरती ओल उपाशी हा गाढवाची जी बुद्धी जडबुद्धी आहे या जडबुद्धीने राम म्हणतोय की अरे तू असं बोलणारच आहेस कारण तो गाढवाचा गाढवपणा जडबुद्धी तुझ्याकडे आहेच आणि म्हणून तो बोलणार या दोघांमध्ये प्रचंड असं युद्ध झालेलं आहे या युद्धामध्ये अनेक प्रकारची अस्त्र शस्त्र या खरानेही सोडलेली आहेत पण रामाने शेवटी अंतकास्त्र सोडलेलं आहे आणि ज्या वेळेला रामानी अंतकास्त्र सोडलं त्यावेळेला मात्र खराला काय झालं तर त्याला समाधीच लागली रामाच्या त्या शस्त्राने हा आत्मसुखाला प्राप्त झाला याचा देहाभिमान निघून गेला अविद्या निघून गेली अज्ञान निघून गेला, याच सगळं पापात जे आहे ते खंडण झालं मी तूपणा जे आहे त्या सगळ्याची बोलवणं झाली आणि रणामध्ये याला सायुज्य मुक्ती मिळाली हा रामस्वरूपालाच येऊन मिळाला आणि रामस्वरूपाला येऊन हा पूर्णपणे मुक्त झाला तीन ज्या फार मोठे असुरा वध करायचा होता मुक्ती द्यायची होती ती देऊन झाली आता विद्रुप झालेली जी शिरपणख आहे ती विद्रूप झाल्यामुळे अत्यंत अपमानित झाली होती अपमानित झालेलीही आणखीन काही राक्षसिनी बरोबर घेतल्या आणि कुठे गेलीय तर लंकेमध्ये गेलीय आपल्या भावाला सांगतेय अरे काय तुझं राज्य आहे तुझं वैभव आहे त्या राज्याचा आणि त्या वैभवाचा काय उपयोग आहे तू नाही ना माझं रक्षण करू शकलास तुझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोणी तरी आहे आणि मग तिने रामा रावणाला डिवचलेला आहे एवढंच केलं नाही तर रामाचा काय पराक्रम आहे त्याचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे रामाचा पराक्रम ऐकल्यानंतर रावणाचं आणखीन मानसिक खच्चीकरण झाले एवढं करून ती थांबली नाही ती म्हणते अरे ह्याची पत्नी आहे इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे की स्वर्गामधल्या अप्सरात सुद्धा हिच्या पुढे कशा पडाव्यात तर फिक्यात पडाव्यात तुझ्या राजवाड्यामध्ये अनेक राणी आहेत पण इतकी सुंदर एकही नाही तेव्हा तू काय कर त्याची पत्नी जी आहे तिला घेऊन ये आणि तू काय कर तिला पट्ट राणी कर आणि तिच्याशी विवाह कर तुझी मंदोदरी काही सुंदर नाहीये भावाचे कान भरण्याचं उत्तम काम केलेलं आहे रावणाने रामाचा पराक्रम जो आहे तो ऐकलेला आहे साक्षात मिथिलेमध्ये पाहिलेलाही होता सुबाहूला जे आहे मारलेला आहे ते ऐकलेलं आहे ताटिकेचा वध ऐकलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता रावणाला असं वाटतंय आपण काय करावं जर ह्याची पत्नी आणायची असेल तर ती कप्तानीच आणली पाहिजे युद्धामध्ये आपल्याला आत्ता तरी आणता येणार नाही कारण ह्याच्या मनाचं खक्तीकरण झाले आणि म्हणून कप्तानी जर आणायचं असेल तर ता ह्यांनी आपला वेश बदललेला आहे ब्राह्मण वेश यातिवेत धारण केलेला आहे याचक बनलेला आहे आणि याचक बनवून ह्यांनी कोणाला पाचारण केलं तर मारिच्याला बोलवलेलं आहे आणि मारिच्याला म्हणतोय की तू ये त्यांनी म्हटले की तू तु आता तुझं रूप बदल सुवर्ण मृगाचं रूप धारण कर आणि काय कर तर ह्याच्या पत्नीला तू दूर घेऊन जा त्याला रामाला तू दूर घेऊन जा आणि तेवढ्यामध्ये मी काय करीन तर त्याच्या पत्नीचं हरण करीन मारीच्या ऐकल्यानंतर म्हणतोय ज्याची पूर्णपणे वृत्ती बदललेली आहे तो म्हणतोय रावणा असा विचार करू नकोस मारीच्यानी त्यावेळेला रावणाला उपदेश केलेला आहे तो म्हणतोय ही जनकनंदिनी जी आहे ती तुझ्या कुळाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी जन्माला आलेली नाहीये तिचं कार्य काही वेगळं आहे तरी सुद्धा रावण ऐकायला तयार नाही तो म्हणते पुन्हा राम जो आहे तो धर्मानी वागणार आहे आणि तू कायम काय करणार आहेस हो तो अधर्म करणार आहेस आणि लक्षात ठेव जेव्हा धर्म आणि अधर्म याचं युद्ध होतं त्यावेळेला धर्माचा जय होणार आहे हा सिद्धांत आहे तेव्हा रावणा पुन्हा विचार कर तू असं काही मला करायला सांगू नकोस ज्याची बुद्धीच गाण पडलेली आहे तो रावण बिलकुल ऐकायला तयार नाही तो म्हणतो मारी आता माझी तुला आज्ञा आहे राजाज्ञा माझी आहे की तू काय करायचं आहेस तर तू रूप पालटायचेस आणि कुठे जायचं आहेस तर मनामध्ये जायचंस मारीच विचार करतोय मी जर ह्याची आज्ञा मोडली तर हा मला मारणार आणि जर ह्याची आज्ञा पाळली तर माझा मृत्यू कोणाच्या हातून होणार रामाच्या हातून होणार रावणाच्या हातून जर मला मृत्यू झाला तर मी अधोगतीला जाईन आणि रामाच्या हातून जर माझा मृत्यू झाला तर मात्र मी कुठे जाईन तर मी ऊर्ध्वगतीला जाईन मग आता कोणाच्या मृत्यू योग्य आहे तर निदान ह्याचं तर मला राजाज्ञा म्हणून तरी ऐकावंच लागेल कितीही बोध केला हा ऐकायला तयार नाही आणि मग शेवटी नाहीला जाणी मारीच्या जे आहे ते मारीच्यानी कबूल केलेलं आहे आणि तो कबूल काय केलेला आहे तर मला आता मुक्ती हवी आहे आणि म्हणून मनाविरुद्ध त्यांनी सुवर्ण कांचन मृगाचं रूप जे आहे ते धारण करायला सुरुवात केली कबूल झाला विनाशकाले विपरीत बुद्धी रावणाची अशीच बुद्धी आहे बिलकुल ऐकत नाहीये मारीच्याने काय केलंय तर सुवर्ण मृगाचं जे रूप धारण केलं रामाला झुलवत झुलवत दूर नेलंय जानकीने पाहिलंय आणि ती म्हणते की काय करा प्रभू मला हे आणून द्या ह्याच्या सुवर्णय सुंदर अशी जी काय काचडी आहे त्याची मला काचोळी शिवायची साक्षात राम जो आहे जो पूर्ण ज्ञानी आहे त्यांना नक्की माहिती आहे की हे अशक्य आहे पण तरी सुद्धा स्त्री हट्ट बालहट्ट राजहट्ट याच्या पुढेच काही चालत नाही तर नरदेहामध्ये आल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे जर स्वीकारलेला असेल तर पत्नीचा हट्ट पुरवायला पाहिजे किंवा नाही दुसरीचा पुरवंग नाही चालणार ना तर पत्नीचाच पुरवायला पाहिजे मग आता रामाला काही पर्याय राहिला नाही आता जानकीनी सांगितल्यानंतर हा आपला बाण घेऊन कोणाच्या मागे गेला तर त्या सुवर्ण कांचनाच्या मागे गेला बाण लागताच मारीच्या आता रूप धारण केलेलंच होतं रावणाला शब्द दिलेला होता म्हणून आता सगळी कुकर्म करायची होती आणि म्हणून लक्ष्मणा धाव धाव असे शब्द काढले एवढे शब्द जानकीने ऐकले सित्याने ऐकले आणि तिला असं वाटलं आपला पती कसा असावा संकटात असावा ती लक्ष्मणाला म्हणते बाबा रे पटकन जा आणि माझे नाथ कसे आहेत बहुतेक संकटामध्ये आहेत लक्ष्मणाने सांगितलं अगं तो माझा बंधू आहे तो किती पराक्रमी आहे मला माहित आहे आणि त्यामुळे त्याची तू काळजी करू नकोस ही काहीतरी काय असलं पाहिजे कपाट असलं पाहिजे श्रीरामाचं सामर्थ्य माझ्याशिवाय दुसरा कोणी जाणत नाही पण प्रेमामध्ये आंधळी झालेली मायेने बद्ध झालेली जा ती जानकी तिने लक्ष्मणाचीच मुळी निर्भत्सना करायला सुरुवात केली लक्ष्मण पुन्हा म्हणतोय वहिनी काही कर पण मला त्या ठिकाणी पाठवू नकोस कारण मला जाताना दादानी सांगितलेलं आहे रामानी सांगितलेलं आहे कोणाचं रक्षण तुला करायचंय तर जानकीचं रक्षण करायचंय तेव्हा तुझ्या रक्षणासाठी मी इथे थांबलेलो आहे जानकी म्हणते त्याची गरज नाही की तीही लक्ष्मणाने सांगितलं तरी ऐकायला तयार नाही आणि मग मात्र ती संतापली आणि तिच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं ती म्हणते भावापेक्षा तुमचं माझ्या देहावरती जास्त लक्ष आहे का एवढे शब्द ऐकले आणि मात्र लक्ष्मणाच्या कानामध्ये त्याला असं वाटलं कोणीतरी गरम तेलच टाकते या दृष्टीने त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं किंभवना तिच्या मुखाकडे सुद्धा लक्ष्मणाने कधी बघितलं नाही वैराग्याचा साकारा पुतळा आहे कधी नाही तिच्याकडे दृष्टी टाकली अखंड मातेप्रमाणे जिला भजन केलेला आहे जिची काळजी घेतली आहे तीच वहिनी आज इतकं त्याच्याविषयी बोलत होती त्यावेळेला मात्र त्यांनी आठव लक्षात आलं की आता गेल्याशिवाय पर्याय नाही तिची आज्ञा पाळल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून यांनी एक मार रेखा मारली लक्ष्मण रेखा मारली आणि सांगितलं या रेषेच्या पलीकडे तरी तू जाऊ नकोस एवढं सांगून लक्ष्मण कुठे गेलेत तर रामाच्या दिशेमध्ये गेलेले राम ज्या ठिकाणी आहे तिकडे गेलेले इकडे काय घडलं रावणाने नेमका तोच क्षण साधलेला आहे याचक म्हणून भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे सीतेने रेषेच्या पलीकडे बळून रिक्षा भिक्षा घातली आणि आता याचक आहे गृहस्थाश्रमामध्ये भिक्षा घातली पाहिजे हा दंडक आहे कारण अतिथी आहे जो तिथी न बघता येतो त्याला अतिथी म्हणतात फोन करून येतो त्याला नाही त्यामुळे हा असं अतिथी आलेला आहे आणि त्याला जे आहे ते दानं देणं आहे तो भिक्षा मागते म्हणून त्याला धान्य देणं भिक्षा आहे म्हणून आतमध्ये कुटीमध्ये गेलेली आहे काही भिक्षा आणली आहे आणि ती द्यायला जाते रावण मागे सरकलेले तो म्हणतो पुढे येऊन भिक्षा घाल आता जर याचक बिनमुख गेला तर गरज आश्रमामध्ये ते पाप आहे आणि तेवढं भान ठेवून हिने काय केलेलं आहे तर हिने ती लक्ष्मण रेषा लक्ष्मणाची आज्ञा न पाळता ओलांडली आणि रावणाने काय केलंय तिला उचललंय आणि त्या परिणामी सीतेचं हरण झालं इकडे लक्ष्मण रामाकडे गेलेले दोघांनी एकमेकांकडे नजर भेटच झाली दोघं एकच तत्व येतो एक साक्षात नारायण आहे आणि नारायण ज्याच्यावरती पहुडतात ते संपूर्ण विश्व जरी लयाला गेलं तरी जे परमात्मे तत्व शेष राहतो तो शेष अनंत म्हणजे साक्षात आहे दोघांची नजरा नजर झाली आणि दोघं अद्वैतामध्ये गेले आणि समाधी स्थितीमध्ये झाणे कोण कोणाशी बोलणार समर्थांच्या शेजारतीमध्ये मी तू बोलावया वया कोणी हेही शिल्लक नाही कोण कोणाशी बोलायला शिल्लक नाही दोघेही समाधी स्थितीमध्ये सुखानुभूतीमध्ये गेले देहाभिमान त्यांचं गेलं आता कोण कोणाशी बोलणार इकडे जानकीचं हरण झालं सीतेचं हरण झालं तिने आक्रोश केला आरडाओरड केलं रुदन केलं पण ते आरण्य रुदन होतं अरण्य रुदयन जर केलं तर ऐकायला कोण होतं म्हणून आपण म्हणतो ना अरण्य रुदय याचा अर्थ कितीही अरडाडा केला किती रडलं तरी को कोणी ऐकत नाही अत्यंत रुदन केलं होतं पण ऐकणारं कोणी नव्हतं वानराने ते ऐकलं आणि ज्या वेळा वानराने ते ऐकलं वानराना तिने पाहिलं त्यावेळेला हिने काय केलं असेल तर आपले काही दांगावरचे जे अलंकार आहेत ते काढून तिने ते टाकले ते टाकलेले अलंकार कोणी उचलले तर त्या वानराने उचलले ज्या वेळेला रावण सीतेला घेऊन हरण करून चाललेला होता हे नेमकं कोणी पाहिले तर ते जटायूंनी पाहिले जटायूंनी त्याला प्रतिबंध केलेला आहे आणि युद्ध केलेलं आहे पण रावणाचं सामर्थ्य विलक्षण होतं त्याच्या हातामध्ये असणारी जी तलवार आहे त्या तलवारीनी कपटाने समोरासमोर युद्ध चाललेलं होतं पण रावणाने कपटानी काय केलं तर जटायूचे पंख जे आहेत ते छाटून टाकले पंख छाटून टाकल्याबरोबर त्याला अवकाशामध्ये युद्ध करता येणं तो जमिनीवरती खाली कोसळला आणि रावणाचा मार्ग मोकळा झाला रावणाने आता आकाश काय केलंय तर सीतेला नेलं आणि आपल्या लंकेमध्ये नेलं ही पुन्हा पुन्हा विनंती करते की काही कर आणि मला तो मोकळच कर पण हा काही करत नाही ह्यानी हिला लंकेमध्ये नेलं नजरकैदेमध्ये ठेवलं आजूबाजूला अनेक आसुरा राक्षसीन ज्या त्या तिच्या बाजूला ठेवल्या याला शाप मिळालेला ह्याच्या सुनेकडून की जर तू एखाद्या स्त्रीवरती बळजबरी करशील तर तू भस्मभूत होशील आणि म्हणून हा तिला स्पर्श करू शकत नाही बळजबरी विवाहासाठी करू शकत नाही आणि म्हणून हा रोज विनंती करायचा रोज नवीन नवीन प्रयोग करायचा रोज नवीन प्रयोग रोज नवीन विनंती की काही कर आणि तू काय कर माझ्याशी विवाह कर पण जानकी जी आहे तिच्याकडे वस्त्र जे आहे ते दिव्य वस्त्र आहे उटी दिव्य आहे गळ्यातली माळा दिव्य आहे म्हणून ही निर्भय आहे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हा तिला विनंती करायला येतोय हा भीती दाखवायला येतोय त्या त्यावेळेला अत्यंत शांत असणारी ती म्हणते माझा पती अत्यंत पराक्रमी आहे आणि तो पराक्रमी असणारा माझा पती एक दिवस मला इथून सोडून देवणानी रोज येऊन तिला सांगावं पतेमध्ये काहीही काही, काही सामर्थ्यच नाही फार सुंदर अध्यात्म रावणामध्ये वर्णन येतं एक दिवस रावण म्हणे आला सीतेकडे आणि तो म्हणतोय अगं काय तू तुझ्या पतीची आता मोठा पराक्रमी पराक्रमी म्हणून असं वर्णन करतेस तो कुठचा पराक्रमी आहे त्याच्याजवळ कोणता पराक्रमीच नाही कारण तर तो उदास आहे आणि तो उदास का आहे सर्व काही करून अकर्ता असा असणारा तो ज्याच्याकडे रजोगुणच नाहीये जिथे रजोगुण नाही तो काय भोग घेणार आणि असा तो रजोगुणी त्याच्याकडे रजोगुण नाही तो भोगही घेऊ शकत नाही आणि तो पराक्रमही करू शकत नाही रामाचं निर्गुण स्वरूप काय आहे ते निर्गुण स्वरूप म्हणजे एकीकडे रावण रामाची निंदा करतोय पण ती स्थूलदेहाची निंदा करतोय पण त्याच तत्व जे आहे त्या तत्व रूपाने त्यात रामाचं सवन करतोय म्हणून नकळत का होईना त्या निंदेच्या निमित्ताने रावणाने रामाची स्तुतीच केलेली खास सुंदर अध्यात्म रामायणामध्ये ते वर्णन आहे साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारांनी यानी काय केले तर या सीतेला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे राक्षसणींचा पहारा ठेव ठेवलेला आहे पण सीता कुठे आहे तर सीता अशोक वनामध्ये आता लक्षात येईल की जिथे शोकच नाही ते अशोकवन आहे आणि म्हणून ती अत्यंत कशी आहे शांत आहे प्रत्येक वेळेला सीतेनी काय केलंय तर रावणाचा धिक्कार केलेला आहे आणि रावणाचा धिक्कार केला पण मनामध्ये मात्र आता तिला पश्चाताप होतोय इतका पश्चाताप होतोय की तिला चैन नाही की का मी असं केलं लक्ष्मणाने मला सांगितलं तरीही मी ऐकलेलं नाही आणि न ऐकता मी काय केलं तर माझ्याच मी माझ्या कर्माने मी इथे येऊन पडले आता ती स्वतःच्या प्रारभाला दोष देते इकडे ज्या वेळेला दोघं देहभानावरती आले त्यावेळेला कळलं सीते की सीतेचं आता काय झालेलं आहे तर हरण झालेलं आहे अपहरण झालेलं आहे आता मात्र राम विराहामध्ये गेला लक्ष्मणही अत्यंत उदास झाला रामाची स्थिती अत्यंत भ्रमित अशी झाली सगळ्या वृक्षांना लतांना तो विचारतोय की माझी जानकी कुठे आहे सर्वांना विचारतोय तो माझी जानकी कुठे आणि त्याच वेळेला इथे शिवलीला येते आकाशामधून पार्वती चाललेले आहेत सदा शिवानी मनोमन रामाला वंदन केले. उमा विचारतीय कुणाला वंदन करताय हा माझा राम आहे साक्षात परब्रम्ह हा परब्रह्म जो बायकोच्या विराहामध्ये असं रडत चाललेला आहे उमेने टिंगल केलीय सदा शिव म्हणत आहेत असं करू नकोस तुला त्याचं सामर्थ्य माहित नाही पण तरी सुद्धा ही आता चिडलीच आणि ती म्हणते तुम्ही अखंड ज्याचं नाम घेता जे परब्रह्म आहे असं म्हणता हा असा कसा बायकोच्या साठी रडतोय याचं सामर्थ्य काही असेल असं मला वाटतच नाही मी जरा परीक्षा बघू का बघ तुला पाहिजे तर पण अशी काही परीक्षा बघू नकोस की ज्याच्यामुळे तुझ्या आयुष्यावरती काही परिणाम होईल सदाशिवानी जाताना तिला सावध केलेला आहे पण तरी सुद्धा हिने पतीची आज्ञा मोडली ही, ही गेलीय समोर रामाच्या आणि रामाच्या समोर जाताना कशी गेलीय तर सीतेच्या वेशामध्ये गेली आणि सीतेच्या वेशामध्ये गेल्यानंतर सीते वेशा लक्ष्मणानं आनंद झाला लक्ष्मण म्हणतात की रामा बघितलंस का वहिनी समोर दिसत आहेत रामाने मात्र एका क्षणामध्ये कळ ओळखल आणि पहिला प्रश्न विचारला की माझे वृषकेतू कुठे आहेत हे शब्द ऐकले आणि मग तिला कळलं की आपल्या हातून फार मोठी चूक झाली कारण वृषकेतू कुठे आहेत वृषकेतू हे शिवाचं नाव आहे त्यामुळे ही कोण आहे रामाने ओळखलं आणि आता तिला रामाचं सामर्थ्य पटलं पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर आता हे आपलं मुख आपल्या पतीला कसं दाखवायचं म्हणून ही घाबरली आणि घाबरून ही रामाकडे आपल्या पतीकडे परत चाली त्यावेळेला रामायणामध्ये वर्णन येतं की तिला संपूर्ण विश्व जे आहे ते रामरूप दिसले। जस यशोदा मातेला संपूर्ण विश्व कृष्ण रूप दिसलं तसं संपूर्ण वृक्ष फळ पशु पक्षी प्राणी मानव संपूर्ण विश्व हे राम रूप झालेलं उमेनी बघितलं आणि मग कळलं की माझा पती ह्या रामाचं नाव का घेतो संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये हा राम भरलेला आहे अत्यंत तिला दुःख झालं दुःख होऊन पतीकडे आलीये आणि त्याच वेळेला सदाशिवांनी सांगितलं मी तुला असं सांगितलं होतं की अशी काही परीक्षा घेऊ नकोस की ज्याच्यावरती तुझा परिणाम होईल पण तू माझा ऐकलं नाहीस आणि म्हणून माझ्या उपास्य दैवताची ज्याचं नाम मी घेतो जे माझं उपास्य दैवत आहे त्याची परीक्षा तू घेतलीयच म्हणून या देहा या जन्मामध्ये दे, आता मी तुझा काय केलाय त्याग केलाय रामासाठी सदाशिवानी आपल्या पत्नीचा त्याग केलाय म्हणून समर्थ एका ओवीमध्ये म्हणतात रामाचा महिमा जाणे शिवशंकर तो शिवासारखा नाही कुणी जाणला आणि म्हणून शास्त्र म्हणत की राम नाम जर घेत असाल तर रामनाम घेताना ध्यान कोणाचं करावं तर ते सदाशिवाच करावं का करावं कारण तो निळकंठ आहे मग निळकंठ आम्हाला काय सांगतो ज्याच्या मुखामध्ये राम आहे ज्याच्या हृदयामध्ये राम आहे त्याला कितीही विषयरूपी विष पाजलं तरी त्या हला, हला परिणाम काही होत नाही हला हलाचा परिणाम फक्त कंठावरतीच झाला म्हणून तो नीलकंठ झाला मग जर आम्हाला विषय सेवायचे असतील तर विषय केव्हा सेवावेत तर रामरूपी नामाचं अमृत प्याव आणि मग विषयांच सेवन करावं असं हे अखंड नाम ज्या सदाशिवानी घेतलेलं आहे त्या सदाशिवानी त्या उमेदवार त्याग केला जटायू जो आहे त्या जटायूलाही जटा उत्तम गती प्राप्त झाली वाटेवर जाता जाता श्री श्रीरामांची आणखीन भेट कोणाशी झालीये तर त्या कबंधांची झालेली आहे त्यालाही मुक्ती दिली आहे असा अवतार कार्य करत करत राम आणि लक्ष्मण आता दोघच आहेत एकीकडे एक विलाप करतायत आणि एकीकडे उदास आहेत आणि उदास असले तरी आपला अवतार कार्य करत करत पूर्ण पुढे चाललेले आहेत आतापर्यंत झालेली कथा श्रीरामाच्या चरणी समर्पितच घेते सात वाजलेले आहे म्हणून आजची कथा थांबते खरं तर मला पुढचा विषय घ्यायचा होता आजचा पोर्शन आहे पूर्ण नाही करू शकले त्यामुळे आता उद्या पोर्शन पूर्ण करूया आजची झालेली कथा रामाच्या चरणीत समर्पित करते इथेच थांबते आणि दोन मिनटं रामनाम घेऊ आणि मग पुढे जाऊया श्रीराम जय राम